काल थोड्या उशिराने नऊला सुरुवात जाहीर होईल असं जाहीर करून साडेनऊ ला झाली आज त्याच्यापेक्षा प्रगती आहे दहाला सुरुवात आहे माणसांना नेहमी प्रगतीच असलं पाहिजे असं नाही का त्या दृष्टीने आमची हिंदुस्थानी लोकांची अशा तऱ्हेची प्रगती असते <coughs> कशी का प्रगती झाली म्हणजे झालं नाव ठेवण्याचा हेतू नाही पण त्याचा परिणाम एकच आहे कि मला आपल्या बद्दल आप असं वाटत कि रोज हे नाना तरीचे प्रपंचातले व्याप करून आपला अमूल्य वेळ इथे आपण खर्च करता आणि त्या जागरणाने हे झालं म्हणजे त्रास होतो दुसऱ्या दिवशीच्या कामाला एक दिवस सुद्धा फुरसत आहे का आपल्याला सांगा म्हटलं चला येता कामच्यावर कुठलं येता बुवा हे माग लागले ना आमच्या शवट नाहीश्रांतीची हा प्रवास आमचा थांबायच कुठ नाही नॉन स्टॉप जाना म्हणून आमच्या जीवनाची यात्रा चालू आहे कुठे थांबायच थांबायचं कुठे हा फार मोठा प्रश्न आहे हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं माणसाला नेमकं थांबायचं कुठं हेच कळत नाही हो एवढा मोठा हिटलर म्हणून ज्याच्याबद्दल लोक सांगतात मोठा मुद्दी सगळीकडे यश मिळालं त्याला इतकं सगळं खरं पण एक चुकलं कुठं थांबायचं कळलं नाही त्याला परिणाम काय झाला तो इतिहास सांगतोय नेपोलियन बोला कुठं थांबायचं कळलं नाही त्याच्यापैकी आमची जीवन यात्रा चालू आहे ही कुठं थांबवायची ज्याला कळत नाही तो जीवनात अयशस्वी होतो हा जीवनाचा प्रवास किंवा दुसरं मी रूपक सांगेन हे एक वाक्य समजा याच्यामध्ये पूर्ण विराम नाही कुठे सगळे आहेत ते स्वल्प विराम उद्गारचिन्ह काय करावं प्रश्नचिन्ह आता काय करू कस करू असे प्रश्नचिन्ह आहेत उद्गार चिन्ह आहेत स्वल्प विराम अर्धविराम आहेत पण पूर्ण कुठे नाही विश्रांती स्थान असं जे विश्रांतीच स्थान ते कोणतं तेवढं समजत कित्येकाना कळत पण वळत नाही अगोदर पुष्कळांना कळत नाही त्यानंतर कित्येकाना कळत पण वळत नाही कित्येकाना वळत पण कळत नाही प्रकार आहे एक आंगल अधिकार्याने अधिकार चार वर्ग पाड़ का समाजा मधे ज्यादा कहीं कहते कहत नहीं एक ज्ञानी ज्ञा अज्ञा पैकी अज्ञात जो वर्ग है कि ज्यादा कहत नहीं अंतो दोट भेद है कहीं ना कहत नहीं आणि काही ना कळत नाही हेच कळत नाही सगळ्यात वाईट जर असेल भाग तर तो हाय कळत नसलं तर मी म्हणतो ठीक आहे कोणज्ञ आली आणि सर्वज्ञ आहे नसेल कळे गुरुकृपेने अभ्यासाने कधी तरी कळेल परंतु आपल्याला कळत नाही हेच तेव्हा कळत नाही किंवा मोठी दयनीय अवस्था सर्वसामान्य माणसं अशीच त्यांना जर सांगायला गेलं ना असं करू नका हे का का काय आहे का म्हणजे काय आम्हाला का काही समजत नाहीत काय आम्हाला काही कळत नाहीत काय उलट आम्हालाच विचारत संतांना विचारतात आम्हाला काही एवढं समजत नाहीत काय पाठ साधा म्हणजे कळत नाही हे सुद्धा कळत सांगायला गेलं की टांगायला ग्रस्थ चालला होता रस्त्याने इकडं बघ तिकड बघ खाली रस्त्याकडे बघणच नाही एका सत्पुरुषाने सद्ध, सभ्यग्रस्ताने सांगितलं आहो असं इकडे तिकडे बघून चाललाय आहो सरळ नीट जा रस्त्याने समोर बघितलं का शेण पडले शेण पाय भरेल हो तुमचा थांबला आणि एक एक डोळा एवढा गेला तुम्ही कोण सांगणार आम्हाला तुम्ही कोण समजता अमुक होईल तर अमुक होईल शेण पडले पाय भरेल आम्ही खाऊ आमचं काही म्हणणं आमचं काही म्हणणं अशी काही एक जात असते गाना कळत नाही अशी एक जात असते गाना कळत पण आपल्याला कळते हे कळत नसत आणि सगळ्यात चांगला अधिकारी वर्ग ज्याला म्हणतात त्यांना कळत आणि कळतं हे कळत सगळ्यात श्रेष्ठ इंग्रजी आहे मूळ त्याच मी भाषांतर सांगितलं आपल्याला वन हु नोज नॉट अँड नोज नॉट ही नोज नॉट वन हु नोज नॉट बट नोज ही नोज नॉट तज्ञा करता ज्यांना इंग्रजीच ज्ञान आहे त्यांच्या करता आणखी सांगितलं की आणखी एक अशा आहेत कि वन हु नोज बट नोज नॉट ही नोज आणि सगळ्यात शेवट सांगितला तो आत्ता सांगितलेला वन हु नोज अँड नोज ही नोज त्याचं भाषांतर मी आपल्या पुढे ठेवलं आमचं इंग्रजी काही चुकलं तर माफ करा आमचा असच कारण इंग्लिश कोणाचं ऐकून आम्ही पाठ केलेलं त्यामुळे पुष्कळ चुकायचा संभव असतो आमचं इंग्रजी म्हणजे ती लांग मुलं तशी नवी नवी शिकतात ना आणि मग ते इंग्रजी यायला लागल्यासारखं वाटतरी बर सुटायचं एका पोराने सांगितलं बाल काय रे बाबा आमच्या घरी आज म्हणला आर्मी डोअर आला होता आर्मी डोअर म्हणजे काय बाबा म्हणला मास्तरने आम्हाला शिकवलंय आर्मी म्हणजे फौज आणि डोअर म्हणजे दार फौज हौसदार हौसदार आला होता आर्मी डोवर अस ते अर्धवट ज्ञान असा कारख्यानं ते विचारलं ब म्हणलं तुमचा ईफ केवढ्या जाऊ इफ प्रथम काही कळे ना काय म्हणतोय का तुम्ही ईफ म्हणला केवड्या त्याला शिकवलं होतं ईफ म्हणजे जर त्यानं विचारलं की पगडीचा इफ म्हटला हा तुमचा अर्थ इथं दिसतोय हा केवड्याचा जर हे जर नाही का अरे म्हटलं मास्टरने शिकवलं ते जे जर आहे ते जर तर जरी तरी अव्याय आहे कि रे त्याचा इतका व्यय करतो मला एवढंच म्हणायचं की असलं हे इंग्रजी आमचा असल्यामुळे मी सहसा बोलत नाही आब्रू कशा आपली अशी आहे की द्या म्हणून परंतु त्याचा आशय आपल्या पुढे ठेवला खरा ज्याला कळलं कोणाला कळलं म्हणता येईल कुणाला पूर्णविराम आपल्या आयुष्यातला साधला म्हणता येईल कि ज्याला या जन्मवर्ण परंपरेतून मुक्त होता येत आणि हे देणे मागावी ईश्वरापाशी फक्त ईश्वरच हे देऊ शकतो असा उदाराचा राजा भगवान श्री विठ्ठल परमात्मा केशवराज भगवान तेना शरण जावं महाराज या दुष्ट वर्तुळातून चक्रातून माझी मुक्तता करावं मला थांबवावं कुठेतरी हो इथं तुमच्या पायाविषी मला कायमच वास्तव्य द्यावं असं मागावं आणि त्याचं कल्याण होतं ईश्वराच्या कृपे मागायचं झालं तर देणारा एकच आहे ते कवी म्हणतो चतुर्नाम पुरुषार्थानानंदाता देवशतुर्भुजा चार हात धारण केलेले भगवंतानी कारण पुरुषार्थ जे आहेत आम्हाला पाहिजे असणारे ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आहेत चार पुरुषार्थ देण्याकरता चार स्वतंत्र हात अशी योजना केली कारण त्याच हाताने देणं म्हणजे ते उष्ट होत ज्या हातानं आपण दाव्या हातानं घेतलं जरी तरी ते उष्ट होत उष्ण द्यायचं नाही आपल्या भक्ताला म्हणून स्वतंत्र चार हात धारण करू वाट बघत बसणारा केव्हा येतो माझा भक्त म्हणू तो बघतो वाट पण तो आम्ही मात्र तिकडे जात नाही ती वाट तो बघतो वाट आणि आम्ही चुकतो वाट आमची वाट नेमकी चुकलेली तो तिकडे ना आम्ही इकडे पूर्वन पश्चिम इतकी स्थिती झालेली म्हणून संतांच्या संगतीत काल सांगितलेला विषय तुम्हाला ईश्वराभिमुख ते करतो बाबा निकडे जा इकडे जाण होईल तुम्हाला जे हवाय ना मुख्य ते राजा तो तुकाराम आजचा अभंग आपल्या पुढे ठेवलाय ठिकाणावर आलो काही श्रोते असे खमंग असतात बोवा कुठून निघाला पूर्व रंगाचं पद कोणचं आख्यानात सा। काय सांगता ह्याची बस सांगड बसली पाहिजे म्हणून गुरुजीने सांगितलंय सरळ मार्गाने जावं तुकाराम बुवाचा भंग, आपल्या पुढे आज जो ठेवलाय ते असं म्हणतात देव उदार उदार देता न म्हणे थोडे फार देव भावीक भावीक झाला दासांचा सेवक देव दयाळ दयाळ करी तुक याचा सांभाळ साधा अभंग पण मोठी गंमत आहे तुकाराम बाबांचे अभंग ते अनुभवी अनुभव घेतलेले अनुभव घेऊन आणि नुसतं बोलतोय कोण याच्यावर अवलंबून वजन पाहिजे कोण तर का कुणी काही बोल तरी चालत इरवी आम्ही राजकारणाबद्दल काही कमी बोलतो घरात चहा पिता पिता इकडे बशीत होताय तर घोट घेता घेता इंदिरा गांधीचं ते चुपत आहे त्या मुरारजी वैगार काही कळतच नाही कोण विचारतोय तुम्हाला आणि आम्हाला घरात बसा ओरडतात आमच्या बोलण्याला वजन नाही पण त्यातला कुणी जर बोलला तर वर्तमानपत्रात तू अंकेश हे म्हणतो वजन आहे तस तुकाराम म्हणतायत म्हणून वजन आमचं म्हणण्याकडे आपण लक्षच देऊ न आम्हाला करायचंय का तुकाराम म्हणजे हिशेबाला बोलतात ते बाबा नो देव उदार उदार तुम्हाला जे हवं ते मिळण्याचं ठिकाण एकमेव ते म्हणजे परमेश्वर देव देवाकडे जा म्हणजे तुम्हाला जे पाहिजे असलेला पूर्ण विरांती ते मिळेल एकदा म्हटले नाही देव उदार भागलं होतं का नाही उदार उदार डबल जशी एखादी बंदूक असते की नाही दोन नळ्या त्याला डबल बार त्याच्यापैकी उदार उदार प्रत्येक शब्दात अर्थ आहे उगच नाही म्हणत ते याबद्दल आपल्याला बोलायचं आहे बरोबर पूर्वरंग म्हणजे काय याची कल्पनाही होईल मला विषय सांगायचा सा आहे आपल्याला म्हटलं ठीक आहे तुमचं बोलणं पण शंका आहे म्हणलं कसली अगदी देवाला तुम्ही जे तुकारामबुआ अगदी जे उदार उदार आणखी जागा असते तर आणखीही म्हटलं असत तुकारामबाच्या दृष्टीने त्यांचं विठ्ठलावर ईश्वरावर देवावर अतिशय प्रेम आणि त्या प्रेमापोटी ते देवाला उदार उदार म्हणतात <laughs> ते ठीक आहे पण ते म्हणतात म्हणून आम्ही म्हणावं शास्त्र नाहीये आम्हाला पटलं तर म्हणू आता या घटकेला आम्हाला पटत नाही कारण उदारपणा ज्याला म्हणतात म्हणजे दातृत्व ज्याला म्हणतात तर देवाच्या दातृत्वापेक्षा श्रेष्ठ दातृत्व असलेले कितीतरी उदाहरण आहे म्हणून आम्हाला असं म्हणायचं कि देव उदार उदार तुकाराम बोळ म्हणू दे पण आम्ही नाही म्हणतो पूर्व पक्ष असं काहीतरी म्हणायचं आणि ते खोडून काढायचं हा उद्योग त्याच्यापेक्षा काही नाही तुकाराम बेम होतो प्रेम आंधळा नसलेले गुण चिकटवतो प्रेम एक बाई दारात उभी होती तिच्या हातात मीठ आणि मोहरे होत्या ग्रस्त चालवता तो म्हणलं काय बाईच्या हातात त्याला उभा राहायला आई साहेब म्हटलं हातात काय घेतलंय म्हणलं मीठ मोहरे का मुलगा येईल आता एकुलता एक, एक माझा मुलगा त्याला दृष्ट लागतो हो फार त्यामुळे त्याची दृष्ट काढण्याकरता मी उभी राहिले मग दृष्ट होण्यासारखा हा कोणता मुलगा जो आहे ना तो करता, तो थामला, बघू द्या ते कसा मुलगा एवढी आई काढणार आहे थोड्या वेळाने मुलगा आला त्याला साधारणपणे पन्नास पावलापासून इथे यायला अर्धा तास लागला कारण पोलिओ हो झाला होता हे असे हात चिरफटक चिरफटाक करत करत करत वसंत आलास का ये बाबा आणि हो तो जवळ आल्यानंतर त्याच्यानं महाराज मीठ मोरा काय ओळ्या त्याच्या तोंडावरनं हात काय फिरवला आल्याची गेल्याची सापावण्याची रावण्याची आणि त्याचे कडकड कर करकर -कर बोट मुली तो शेजारी उभा राहिला तर तो, तो उडला याची दृष्ट काढता तुम्ही ह्याला दृष्ट लोकांची अह याचीच होईल लोकांना आणि असले काच नाही वानगेड बोहा म्हटलं तुम्हाला काय करेम आलाय माझा एक कसाही का असला तरी माझं त्याच्यावर बारीक प्रेम प्रेम असलेल्या स्थितीमध्ये गुण नसले तरी त्याला ते चिकटवतात त्याच्यापैकी विठोबावर प्रेम आहे तुकाराम बोलच उदार उदार काय म्हणायच म्हणा कुठं का आमचं म्हणणं पण आम्ही नाही म्हणणार कारण सांगू द्वच सूर्य स्वतः शिवे पलम दधीश्वर अस्थिस्व एकापेक्षा हे एक खून गेलेत उदाराचे राजे म्हणताय ज्या देवाना तुम्ही उदार उदार उदार म्हणता त्या देवानी सुद्धा कबूल केले त्यांच्या के उदारपणाबद्दल सर्टिफिकेट आणि ते काय आठवत नाही देव असते एवढा उदार उदार काय बोलणार आपला आपला जरी झाला जरी बाया तरी काही सगळ्यात चांगलं बायाच आम्हाला नाही पटत आम्ही ते बाबा वाक्य प्रमाण तुकाराम नमस्कार करतो पण हे सगळं नाही आम्हाला मान म्हटलं का अजून पर्यंत नाव चाललंय एकोणीसशे ऐंशी साल उगवतय आता तोपर्यंत ज्याचं नाव अद्याप चालू आहे एखाद्यानं उदारपणा केला दातृत्व दिलं काही दिल्या कि लोक काय म्हणतात माहितीये आणि ते समके कर्णासारखे उदार आहे कर्णासारखे म्हणतात देवासारखे नाही म्हणत अजूनपर्यंत ज्याचं नाव चाललंय तो कर्ण काय आठवत नाही तुकाराम काम भावना उदार उदार म्हणा की कर्ण उदार उदार हे ताला चुकत गए, काय हे स्वराज कर्ण उदार म्हणा काय करण्याची हकीकत आपल्याला सांगतो थोडक्यात <laughs> जन्माला जो आला हा कर्ण त्याच वेळेला त्याच्या कानाला आणखी कवच कुंडल होती कुंडल होती कातड्याचीच अंगीच आणि त्याचा परिणाम असा होता किती अभेद्य कुंडल त्याच्याजवळ असल्यामुळे त्याला भय नव्हत भय नव्हत कोणाच्या शत्रूची मात त्याच्यावर होत नव्हती मोठा अजिंक्य होतो कर्ण पण त्याच्याच बरोबर मोठा दाता होता कोणी अतिथी आला कि त्याला मागील ते द्यायच आहे असा उदाहरण होता हे व्रत त्याने अखेर पर्यंत चालवलं त्याच्या त्या कुंडलामुळे इंद्र जो होता इंद्र हा अर्जुनाचा मंत्र त्याच्या मंत्राने झालेला असल्यामुळे इंद्राच्या अर्जुनाचा तो पिता आणि अर्जुनाच कर्णाच वाकड आपल्या मुलाला इंद्र म्हणतो आपल्या मुलाला कर्ण जिंकायला स्वभाव व्हावा म्हणून त्याची जी कवच कुंडल आहे त्याचा फायदा घ्यावा तो उदारपणा आहे ना त्याचा त्याचा चला अतिथी रूपने मागून घ्यावी म्हणजे काम लागले जर समजा दिली आयता तो निर्बळी झाला नाही दिली तर त्याच सत्व बिघडलं बिघडते तोने पेच काढले आणि इंद्र अतिथिरूपाने निघाला स्वर्गातून त्याच्याकडे जायला सूर्याला समजलं कारण सूर्य पुत्र हा कर्ण सूर्य मंत्राने झाल्यामुळे सूर्य स्वर्गातलाच इंद्र स्वर्गातला तसा तो स्वर्गातला ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबडी सूर्याला कळलं अरे हा निघालाय माझ्या मुलाचा हा गैरफायदा घेणार म्हणून इंद्र त्याच्याकडे जाण्याच्या पूर्वीच सूर्य हजर कर्ण सूर्योपास सूर्यनारायण आल्यानंतर उभा राहिला महाराज आज दर्शन झालं आपलं देवतेचा आनंद आहे पुढीकडे स्वारी आली म्हणलं मुद्दा आम आलोय तुझ्याकडे तुमच्या मंत्राने झालेला आहे तुझा अभिमान आम्हाला असल्यामुळे आता एवढ्यात एक अतिथी येईल तुझ्याकडे तर तो खरा नाहीये तो इंद्र तो तुला कवच कुंडला मागेल शानपणा करून देऊ नकोस कारण ती देण्याने तू निर्बली होशील आणि मग तुझी शक्ती नष्ट झाल्यानंतर कुणीही तुला मारू शकेल म्हणून प्रेमाने मी सांगतो देऊ नकोस त्याच्यावर हा कर्ण उत्तर देतोय महाराज आपण माझे पिताजी शिवाय उपास्यत उपासवत हे सगळं ग्रहित धरू नाही मी आपल्याला एक सवाल विचारतो ही कवच कुंडल मी जर समजा दिली नाहीत तर मी आम्हाय काय कधी मारणार नाही काय मी म्हटलं तसं नाही आमर कोण आहे असं म्हटलं तर या पृथ्वीवर जन्माला आलेला कोणी आमर नसतो परंतु कवचे कुंडलं जोपर्यंत आहे तुझ्याकडे तोपर्यंत अजिंक्य होशील आणि ज्या वेळेला मरायचं असेल त्यावेळेला मारशील म्हणजे पुष्पळ दिवस वाचशील रेच मला म्हणायचंय महाराज माझे दानाचं व्रत आहे दातृत्वाच व्रत आहे हे बिघडवून शेकडो वर्ष वाचण्यापेक्षा माझ व्रत न बिघडवता मी उजा मरण पावलो तरी मला चाले। आपला अवमान करत नाही पण मला असलं जिण न काय माझ व्रत मी कधी भंग पावणार ना सांगून बघितलं म्हणजे उपयोग झालं नाही बर म्हणून तुझं नशी बन तू माझं काम धर्मी जातो तो गेला आणि अतिथी रूपाने इंद्र ब्राह्मणाचं रूप घेतलेलं काठी टेकीत म्हातारा करणा मी ब्राह्मण आहे मला काहीतरी पाहिजे आहे कळलं होत या काय पाहिजे आपल्याला म्हटलं मला तुझ्या कानातली काना कुंडल पाहिजे कळलंय मला आपण इंद्र आहात आणि कुंडल पाहिजे म्हणतात ठीक आहे जणू माझी परीक्षा मी समजतो ती एक क्षणाचा सुद्धा विलंब लावला नाही फक्त कन ती रक्तबंबाळ झालं स्वा के मरण माहिती आहे तरी सुद्धा आपलं व्रत ज्यानं बिघडवलं नाही दातृत्वाच असा दाता कर्ण इंद्र सुद्धा प्रसन्न झाला वाहवा रे वाहवा मी जरी तुझ्या मुलाचा शत्रूचा वाप तरी गुणाचा चाहताय तुझ्यावर खुश आहे बोल काय पाहिजे तुला कर्णानं त्यालाही उत्तर सुनावलं तुम्ही माझ्याकडे मागायला आलात द्यायला नाही आलात मी घेत नसतो मी घेत असतो शाभ अस उत्तर देणार हा कर्ण कर्ण उदार उदार म्हणायला काही तुकाराम घेत नव्हतं काय आहे हा फुलपूर पण आहे माझा जडा बाब्या याच्याशिवाय काय म्हणे देव उदार उदार काय <coughs> म्हटले काय जीवन दिलं ते म्हणले त्वचा दिली यापेक्षा काही आहे का उदाहरण एवढं एकच ना नाही आणखी सांगतो शंका शंकाखोर जे आहे ते म्हणजे आणखी सांगतो उदाहरण त्वच सूर्य सुत शिबी राजा शिबी अरे कशी उदाहरण आहे बघा नुसती पुराणात्री शिबी राजाने परीक्षा द्यायची बघायची असाच दान दान व्रत चालवणारा कधी <coughs> मागव ना फिरणारा अतिथीना म्हणे असा जो असताना शिल पक्षाच म्हणजे बहिरी ससाना म्हणतात तो त्याच रूप घेतलं आणि अग्नीने कपोताच म्हणजे कबुतराचं रूप घेतलं तो ससाना माग लागलेला नाटकच होत सगळं ससाणा माग लागलेला ते कबूतर पडते भिरभीर भिरभीर उडत ते त्याच्या शिवीराजाविषयी आलं आणि सांगितलं त्या कपोताने कबूतराने अरे म्हटलं राजा मला भीती आहे मरण येते अरे तू मारतोय मला माझं रक्षण कर हाभयदान दे हाभय दान असं त्याला मांडी खाली ठेवला लपवून ठेवला इतक्यात तो आला शेन पक्षी आला राजा माझ भक्ष्य तुझ्याकडे माझ मला दे देता येत नाही मी त्याला अभयदान दिलंय म्हटलं त्याला अभयदान दिलं सण मला मारतोय माझं जेवण नसल्यावर मला खायला नसलं मी मारणार त्याला वाचवलं सार मेला ना तू झाला खाली सुमारेत फरक कुठ तशापैकी त्याला जळवलंच खरं पण मला मारतोय म्हटलं तुला त्याच्या भारंभार मांस दिलं म्हणजे झाला ना तेच पाहिजे नाही म्हटलं ते दुसरं चालेल ठरवून झालो होतो मग म्हटलं मी ज्या मांडी खाली त्याला लपवलं त्या माझ्या मांडीचा मांस देतो तुला जा आता तो वजन ताजव्यात घातला त्याला कबुतराला म्हणजे अग्नीला आणि आपल्या मांडीचं मांस काढून दुसऱ्या पारड्यात घातलं त्याच्या वजना परंतु तो अग्नी तो झाला जड तो पारड खाली बसलो होत तो जड झाला यानं मांस घाता किती असेल वजन त्या कबुतराचं एक किलो धारा तितकं मांस काढून घातलो तरी ते जडच अरे बर म्हटलं आणखी काढा आणखी काढा मांडीस आणखी मांस काढलं तरी भरत नाही शेवटी <coughs> म्हटलं मांडी सबद्ध तोडून पण त्याला नाही द्या काय व्रत असत जीवाची परवा नाही प्राणाची तरी सुद्धा भागत नाही दुसरी मांडी भागत नाही शेवटी सगळ्यांना सांगितलं प्रधाना मलाच उचलून ताजव्यात ठेवा मी स्वतः जातो त्या पण मी घ्याला नाही द्या इतकं त्याच व्रत बघितल्यानंतर तो अग्नी आणि तो इंद्र प्रगट शावास रे शावास अशा देवाने सुद्धा ज्याला शाबासकी द्यावी असा राजा शिबी मग म्हणू दे की तू करुवाना शिबी उदार उदार चेतन म्हणे थोडे शिबी उदार उदार ते नाही म्हणायचं झालं तर देव उदार उदार देव उदार अरे वा रे वा तुझा दिसतोय जरा आणि हे अरे एकापेक्षा एक एक काके आहेत काके आणि त्यामुळे आम्हाला ते पटत नाही आणखी सांगू उदाहरण दधीचे रस्थिस्व मथार्थीने बली दधीची ऋषी तुम्ही म्हणाल त्याने कातडच दिलं त्यानं मासेच दिलं आणखी उदाहरण देतो दधीची ऋषी वसले होते वृत्रासुराला करता, एका सत्मस्त ब्राह्मणाच्या आस्थी पाहिजे होत्या तर तो मरेल आता कोणाला मागायच्या अस्थिर तुमची हाडं द्या म्हणून एखाद्याला मागा की थवडीतच मारी तुझ्या हाड मागतोय कोणी देईल ग पण त्या दधीच्याकडे गेले महाराज आपल्यासारख्या थोर सत्पुरुष अधिकारी ब्राह्मणाचं जर अस्थि मला मिळालं तर तो वृत्रासून मरेल राक्षस त्याला तेवढा देता का एवढं ऐकल्यावर दधीची ऋषी म्हणाले माझ्या अस्तित्वात नसण्या आणि अस्थीमुळे जर त्या राक्षसाला मरण येत असेल आणि तुमच्या जगाचे काम होत असेल ठीक आहे माझी तयारी एका क्षणात समाधी लावून बसले आणि सांगितलं की मी समाधी लावल्यानंतर माझ्या अस्थी काढून त्याप्रमाणे समाधी लावली इंद्राने त्यांचं बाकीचं काढून त्या अस्थी घेतल्या हाड त्याचं वज्र बनवलं त्याचं काम झालं भाग सोडा पण अस्थि दिल्या दीने दीची उदार उदार काय बिघडलं अगदी शेवटचं उदाहरण सांगितलं शंके खोरानी राजा बली वाहवा रे वाहवा शंभरावा यज्ञ चालला होता तो यज्ञ झाला तर पार पडला तर तो इंद्र होना, तो खरा इंद्र जो गेला धावत धावत महाराज आमची खुर्ची जातीय आता काय करू खुर्ची दुसरं काही नाही त्या जगात दुसरं का आहे खुर्चीला धक्का बसत असं वाटलं की जीव जातोय जात असं वाटलं की जीव जातोय जात मी इंद्राबद्दल बोलतोय बर का म्हणजे घरात आमच्या कीर्तनात राजकारण नसत पहिली गोष्ट इंद्र म्हणाला आता काय करायचं भगवान विष्णू ने सांगितले की राक्षस ब हा राक्षस आहे तो जर इंद्र झाला तर सगळ्यांचं कल्याणच करील त्यामुळे काहीतरी योजना केली पाहिजे त्याला सांगितलं बघतो आणि स्वारीनी युक्ती काय केली भगवान श्री विष्णू थे, बटू रूप घेतलं धारण केलं बटू म्हणजे ज्याची मूंज झाली की नाही तो मुलगा अष्ट वर्षात वर, आठ वर्षाचा वर। पण ते विष्णू होते वारे वाई वा, तेज नसत हातामध्ये तो क्रमंडल घेतलेला ती लंगुटी घातलेली यज्ञी दरफा हातामध्ये आणि हा बटू निघाला एकदम त्या यज्ञ यज्ञ चालला होता बलीराजा तिथे आले कि ते बघूनच तो बली म्हणाला हे काही विलक्षण काम आहे ब्राह्मण लगेच उठला स्वागत केलं या महाराज कोण आपण म्हटलं कोण आता सांगू बाबा मी एक अतिथी आहे याच्याक आहे एक मागणार आहे भिक्षेकरी म्हण थोडक्या काय बळीचा अधिकार लक्षात घ्या त्रैलोख्या अधीश लक्ष्मीपती सुद्धा ज्याच्याकडे हात पसरतो काय पाहिजे आपल्याला महाराज यज्ञ चालू असताना कोणी जो अतिथी आला त्यानं प्राण मागितले तरी द्यायचे असा नियम आहे त्याप्रमाणे आपल्याला काय पाहिजे महाराज सांगा भगवान श्री विष्णू वामन रूपात वामन वामन वामन म्हणजे मुळात खसा सुभाषित कार म्हणाले सुभाषित तावन महताम महती।, महती यावत किम याच हे लोकम मोठ्याचा मोठेपणा तोवर की जोपर्यंत हात असा केला नाही तशावरून तर मनु मनुयाचन समये बलीच्या तिथे गेलेली श्रीपती रपी लक्ष्मीपती त्रैलोक्याधीश्रीपती रि वामन हो जाता, वामन झाला वामन हो जात नाम हसवो जात हसवो नाम खुजो जाता, खुजो मुटको जाता, हे आमचं संस्कृत आहे बरं का घरगुती